पुस्तक बहुरूप गांधी लेखक अनु अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील अनुवाद करताना गांधीजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या चळवीचे नेता म्हणून माहीत होते पण त्यांचं महात्मा पण अनेक छोट्या गोष्टीमधून उलगडत गेलं स्वतः हातमागावर विणलेल्या खादीच्या साड्या कस्तुरबांना देणारे त्यांची पोलकी शिवणारे अनेकांचे केस कापणारे सँडल्स बनवणारे कपडे धुणारे सुटा बुटात असताना हातात खराटा घेऊन मुतऱ्या साफ करणारे अठ्याहत्तराव्या वर्षी उकडुए बसून सहकार्यांना स्वयंपाकघरात खाकऱ्याचे प्रात्यक्षिक दाखविणारे आश्रमातील छोटी बाळं रात्रभर सांभाळणारे ताटात गहू घेऊन ते निवडणारे जात्यावर गहू दळणारे गांधीजी कुठे सर्वांना माहीत असतात आज सगळीकडे मॅनेजमेंट एफिशियन्सी वर्क कल्चर स्मार्ट वर्क टाईम मॅनेजमेंट याबद्दल शिकवलं जातं पण असं जाणवतं की गांधीजी सर्व मॅनेजमेंट गुरुंचे गुरु होते त्यांना फक्त देशाचं स्वातंत्र्य नको होतं प्रत्येक माणसाचं स्वातंत्र्य हवं होतं स्वावलंबनाशिवाय स्वातंत्र्य शक्य नाही हे जेवढ्या देशाच्या बाबतीत खरं आहे तेवढंच माणसाच्या बाबतीत आह गांधीजींची जी जी जीवनशैली आज विशेष अनुकरणीय वाटते कारण संगळवादाला शह देण्यासाठी याखरी संयमाचं निर्धाराचं दुसरं साधन कुणाकडेच नाही शिक्षण याचा अर्थ आयुष्यातले कष्ट नाहीसे होणं असा केला जातो गांधीजी सर्व कष्टाची कामं किती आनंदानं मनापासून करत हे वाचणं आपल्या डोळ्यात अंजन घालतं एखाद्याची जीवनशैली मुळापासून बदलण्याची ताकद या पुस्तकात आहे असं मला जाणवलं पुस्तकाच्या लेखिका अनुबंदोपाध्याय यांनी अनुवाद आणि प्रकाशनाला अनुमती दिली त्यांच्याविषयी कृतज्ञता हे पुस्तक अनुवादित करण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली त्या अरविंद गुप्तांना धन्यवाद मुद्राच्या नीट्स तत्पर छपाईबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार शोभा भागवत